श्री गणेशाय महा वाल्मिकी रामायण अयोध्याकांड स्वर्ग त्रेपन्नावा त्या झाडापाशी बसून रामाने पश्चिम संदेची उपासना केली आणि तो मनाला आनंद देण्यात श्रेष्ठ राम लक्ष्मणाला म्हणाला आपण देशाच्या बाहेर पडल्यापासून आजची ही पहिली रात्र आहे जेव्हा सुमंत्रही आपल्याजवळ नाही तरी तिची चिंता बाळगण्याचे कारण नाही आजपासून रात्री आपण दोघांनी डोळे न मिटता जागत राहिले पाहिजे लक्ष्मणात सीते आणि आपणा दोघांचा योग आणि क्षेम आपणा दोघांवर आहे लक्ष्मणा ही रात्र आपण कशी तरी काढू जमा करून आणलेले भूमीवर टाकून आपण पडू उत्तम उंची शाईवर झोपण्याची ज्याची सवय तो भूमीवर पडून लक्ष्मणाशी पुढील मनाला प्रसन्न ठेवणाऱ्या गोष्टी करू लागला लक्ष्मणा आज महाराजांना झोप लागणे खरोखर कठीण आहे परंतु कैकीची इच्छा पूर्ण झाल्यामुळे ती मात्र संतुष्ट झाली असली पाहिजे हि देवी करत आज महाराज प्राण तो घना महाराज अनाथ है वृद्धापस कामी हो कैकई के आहारे गए का महाराज का मतभ्रंश पहुन काम हाच अर्थ धर्म बलवान से मैं वाटू लगते लक्ष्मण कोण अडाणी मनुष्य सुद्धा आपल्या लहरीप्रमाणे वागणाऱ्या पुत्राचा स्त्रीसाठी तात जसा माझा ता, माझा केला तसा त्याग करत चांगली पत्नी मिळून आनंद कोशल देशाचा अधिराजाप्रमाणे एकटा भोग घे तातांचे वय झाले असल्यामुळे आणि मी आरण्यात असल्यामुळे तोच सगळ्या राज्याचा एकमेव नेता होईल अर्थ आणि धर्म टाकून देऊन जो केवळ कामाच्या मागे लागतो तो, तो राजा दशरथ ज्या स्थितीला पोहोचले त्या स्थितीला तात्काळ जातो हे सौम्या कैकही अयोध्येत आले ते दशरथाचा अंत व्हावा मी देशाबाहेर घरवेला जावा आणि भरताला राज्य मिळावे एवढ्यासाठीच असे मला वाटते अशी हे आपल्या भाग्याच्या मताने मताने मत झाली काहीकही माझ्यामुळे कौशल्यला आणि सुमित्रेला त्रास तर देणार आमच्यामुळे माता सुमित्रा देवी दुःखात पडेल म्हणून लक्ष्मणा वेळीच अयोध्येत प्रवेश कर मी एकटाच तिथे सरदंड करण्यात जाई अनाथ कौशल्य तू अत्र आता होशील नीच कर्म करणारी द्वेषाने अन्याय करेल हे धर्मज्ञ देईल जन्मजन्मांतरी कधीतरी स्त्रियांना पुत्राचा विय घडतो लक्ष्मणा माझ्या आईच्या बाबतीत यात जन्मेतो नशिबी आला जिने दीर्घकाळ माझे पोषण केले कष्टाने वाढवले त्या कौशल्यला त्याचे फळ पदरात पडण्याच्या आईनवेळी मी तिला सोडले धिकार असो मला कोणाही स्त्रीला असा माझ्यासारखा पुत्र होऊ नये ज्याने आईला त्या ज्याचा अंत होणार नाही इतके दुःख दिले लक्ष्मणा माझ्या पेश्याची सारिका तिला अधिक प्रिय असावी असे वाटते ती तिच्या तोंडून ती बोल बोल ऐकायची शुका शत्रूच्या पायाला दंश कर हे शत्रुनाशणार ती अल्पभाग्याचे शोक करीत राहणार मी पुत्राने तिथे कसलेही पांग फेडले नसताना पुत्रही नावस्थेत काय करावे माझ्या वाचून माझी माती कौशल्य अभागीच आहे शोकसागरात पडल्यामुळे ती शय्येवर पडत असेल लक्ष्मणा क्रुध्द झालो तर मी एकटा अयोध्येलाच काय पृथ्वीला पायशी आणेल पण हे शौर्य आकारण होईल हे निष्पा मी आधर्माला आणि परलोकाच्या विचाराला भितो म्हणून मी स्वतःला अभिषेक करून घेतला नाही हे आणि असे अनेक कमी व्हावे तसा त्याचा विलाप ओसरल्यावर नंतर लक्ष्मणाने त्याचे सांत्वन केले धनुर्धनी श्रेष्ठा रामा तू अयोध्ये निघून आल्यानंतर चंद्र नाहीसा झाल्यावर जशी रात्र तशी अयोध्यानगरी खचित निष्प्रभ झाली असे। रामा तू हा जो त्रास करून घेत तो योग्य नाही पुरुष श्रेष्ठ त्याने तू सीतेला आणि मला सीता काय किंवा वाचून रामा पाण्याबाहेर काढलेल्या माशाप्रमाणे एक क्षणही जगणार नाही मी ताताना शत्रुघ्नाला किंवा सुमित्रेला कोणालाही अगदी स्वर्गाला सुद्धा आज तुला टाकून भेटू इच्छित नाही तेथे ते, ते दोघे एकत्र बसले व मग जवळची जागा पाहून खाली सुरेख शेवटले लक्ष्मणाचे असे उत्तम आदरपूर्वक ऐकून परंतप पर रामाने कायमपणे धर्माचा आश्रय घेऊन सगळी वर्षे काढण्याचे मनात ठरवले त्या निर्जन महारण्यात दोघे महापराक्रमी रघुवंश गिरीशिखरावर फिरणाऱ्या सिंहाप्रमाणे निर्भय झाले त्यांच्या मनात कसलाही गोंधळ राहिला नाही अयोध्याकांडाचा त्रेपन्नवासर्ग समाप्त